श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामाने वृत्पत्ती प्रकरणे म्हणाले रामा संकल्पवश झालेला मोहवश होतो पंडित म्हणजे आत्मज्ञान मोहाच्या तडाक्यात केव्हाही सापडत नाही अविनाशी अशा परत परमात्म्याच्या ठिकाणी विनाशी जी उत्पन्न झाला आहे असे समजणारा अनात्मज्ञ पुरुषच मोहाला बळी पडतो श्री रामाने म्हंटले हे ब्रम्ह वित्यामधील अग्रेसरा ज्यामुळे सद्रूप जीवात्मा कारण नसताही मिठ्या मोहाला बळी पडतो असा संकल्पाकडून उत्पन्न केला गेलेला विनाशी आत्मा कोण त्याचा संकल्प तरी कोण करतो त्या श्री वशिष्ठ पुढे म्हणाले रामा सिंह व्याघ्रादी प्राण्यांच्या मिथ्या अहंभावने युक्त असलेल्या अर्थात अविद्योपह परमात्म्यानेच अहंकार नाव धारण करणारा आणि क्षय म्हणजे व्यवहार दृष्टि नाशीवंता जीव कल पर मिथ्या है कारण परम एक परिपूर्ण परम वस्तुरूपी अहम भाव धारण करना जीव वस्तुत को कसा उत्पन्न हो रहा है सूर्यकिरणा मृगजला नदी दिशा त्याप्रमाणे अभेद अशा परमात्म्याच्या ठिकाणी वस्तुत अहंकारधारी जीव उत्पन्न होत नसला तरी अज्ञानामुळे उत्पन्न झाल्यासारखा भासतो मनोरुपी चिंता होती आहे अर्थात उदक हे उदकांशाचा आश्रय करून तरंगादी रूपाने स्फुरण पावते त्याचप्रमाणे जीव हा अंशभूत मनाच्या योगाने सृष्टीची कल्पना करत असतो रामा अशा प्रकारे अहमभावाच्या योगाने उत्पन्न झालेल्या भ्रामक आणि दुःखरूप जगाचा त्याग करून सत्य आनंदरूप आणि भ्रमरहित अशा परमात्मज्ञानाचा तू आश्रय कर भ्रमरहित आणि विवेकरूप अशा एकाग्र बुद्धीने सत्यासत्याचा सत्या विचार करून जे असत्य असेल ते निशंकपणे टाकून दे परमात्मा हा वास्तविक बद्ध नसतानाही तो बद्ध आहे असे मानून तू उगीचच्या उगीच का परिशोक करतोस अनंताशा आत्मतवाला कोण आणि कशा रीतीने बांधू शकणार सम्य ज्ञानाच्या योगाने सर्वतरेची तऱ्हेची भेदाभेद भ्रांती नाहीशी झाल्यानंतर उरलेल्या अविभक्त सर्व आणि सर्व व्यापी ब्रह्माच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष ह्या कल्पना शिल्लक राहणार कशा कशाच्याही दुःखाने आर्त न होणारा परमात्मा भ्रांतीमुळे दुःखाने आर्त झाल्यासारखा भासतो अशा तऱ्हेचा आत्मा देह छिन्न झाला तरी दुःखाने संतप्त होईल काय विकारा संबंधाचे ठिकाणी राहत नसते देह नष्ट झाला त्याला भोके पडली तो क्षीण झाला म्हणून आत्म्याची हानी थोडीच थो होणार आहे लोहाराचा भाता जळून गेला तरी त्या भात्यातील वायू त्याप त्यामुळे जळून खाक होत नाही देह उत्पन्न हो किंवा नाहीसा हो भूमीवर राहू किंवा गगना तुडून जाव त्यामुळे आमचे कोणते नुकसान होणार आहे फुल कुसकरून टाकले तरी त्यामुळे आकाशात राहणारा त्याचा सुगंध कधी नाहीसा होतो का देहरूपे कमलावर सुखदुःखांचे बर्फ कोसळून पडले तरी आकाशात उडून जाणाऱ्या भ्रमरांचे त्यामुळे काय नुकसान होते मेघ आणि वायू कमल आणि भ्रमर यांचा जितका संबंध असतो तितका संबंध हे रामा तुझ्या ह्या आत्म्याचा आणि शरीराचा आहे मन हे जगाचे सूक्ष्म शरीर आहे जगाला उत्पन्न करनी ती आद्य शक्ति है अर्थात जगह नाश जला तरीके मनोरूपी आद्यशक्ति का जर नाश होत हो तर परमात्मा वस्तु के नष्ट हो बदल संशय नको हे महाबुद्धि रामचंद्रा आत्मा हा के ही नहीं होता नहीं कोठे जथवा मृद हो अशा स्थिति तू विनाण का सतप्त हो मेघ छिन्न भिन्न हो वारा कमले कुमोजन ग भुंगा आकाशात निघून जातो त्याप्रमाणे देह नष्ट झाल्यावर हा जीवात्मा चिदाकाशात निघून जातो या संसारातील प्राण्याचे मन निराळ्या देहामध्ये विहार करत असताना जर ज्ञानान्नी वाचून दग्ध होऊ शकत नाही तर आत्मनाशाची गोष्टच बोलायला नको भांडे आणि त्यामधील बोरे घट आणि त्यामधील आकाश यांचा जो संबंध आहे तोच देह आणि जीव यांचा आहे देह विनाशी असून आत्मा हा अविनाशी आहे भांडे फुटताच आतील बोरे सहज हातात पडतात त्याचप्रमाणे देह नष्ट होताच आत्मा चिदाकाशात निघून जातो घट फुटला म्हणजे आतील आकाश महदाकाशात निघून जाते त्याचप्रमाणे देहाचा क्षय झाला म्हणजे जीव वासनाकाशात निघून जातो देशकालाधिकाणी आच्छादित झालेला मनरूपी देह आपल्याला मरणरूपी वस्त्राने वारंवार झाकून घेत असतो रामा असले लबार मनोदयाबद्दल तुला इतके वाईट का वाटते एखाद्या घरामध्ये मरावेला टेकलेल्या मनुष्याच्या आत्म्याचे शेवटच्या श्वासकाली देशकालाधिकाने होणारे धिरोधान किंवा अदर्शन म्हणजे स्मरण अशा तऱ्हेच्या मरणाला अनात्मज्ञ मनुष्य तरी भीतो का माझ्या आत्म्याचा नाश झाला असे आजपर्यंत कोणी पाहिले आहे का म्हणूनच हे राखवा पंख फुटल्यामुळे आकाशात उडून जाण्याला उत्कंठित झालेले पक्षाचे पिल्लो आपल्या शिथिल अंड्याचा त्याग करते त्याप्रमाणे तू ह्या मिसनेचा त्याग करूपी मानसी शक्ती इष्टानिष्ट विषयांच्या योगाने बद्ध करून जीवाला निरनिराळ यो योनीमध्ये भ्रमण करायला लावते ह्या भ्रांतिरूप मानसी शक्तीच्या योगाने जगरूपी स्वप्नाचा विस्तार केला जातो हिलाच अविद्या असे म्हणतात या अविद्येचा अज्ञानी लोकांना अंत लागणे वृद्धींग स्वरूप ओळखता न आल्यामुळे ही असतार करते निर्मल असलेले आकाश बाष्प दोषामुळे मलिन दिसते त्याचप्रमाणे अविद्येमुळे भ्रांत झालेली मानसी शक्ती आपल्या निर्मळ स्वरूपाला मलिन रूपाने पाहते या मानसी शक्तीनेच अगदी खऱ्यासारखे दिसणारे परंतु आणि विनाश या दोन अवस्थांनी रचले आहे नेत्रांना आकाशात सूर्य चंद्रा सूर्य चंद्राधिकांसारखे आकार दिसतात त्याप्रमाणे भावनेमुळे हे जग निर्माण झाले असून त्याचे कर्तृत्व मन आपल्याकडे घेते रामा सूर्य आपल्या प्रखर किरणामुळे हिमशिलांचा नाश करून टाकतो त्याप्रमाणे विचाराच्या योगाने तू आपल्या मानसी शक्तीच्या कल्पनामय स्वरूपाचा नाश करून टाक विचारामुळे तुला एकदा परमात्मिक उत्पन्न झाले म्हणजे त्या मानसे शक्तीचा म्हणजेच मनाचा आपोआप दय होईल <coughs> बर्फाचा नाश करण्याची इच्छा करणाऱ्या सूर्याचे स्वतःच्या उदयामुळेच इच्छित कार्य होते त्याप्रमाणे मनोनाशाची इच्छा करणाऱ्या रामा आत्मानुसंधानाच्या योगे तुझे मनोनाशरूपी इच्छित कार्य सिद्ध होईल ज्याप्रमाणे एखादा गारुडे आपल्या मांत्रिक विद्येच्या योगाने काल्पनिक सुवर्णाची वृष्टी करतो त्याप्रमाणेच अविद्यारूपी मानसी शक्ती दुर्गम आणि अनर्थरूप अशा भ्रामक जगाचा विस्तार करते परंतु जोपर्यंत मनाला आत्मस्वरूपाचे तद्रुपत्वाने ज्ञान झालेले नाही तोपर्यंतच अविद्येच्या भ्रमाचा मनावर पगडा बसू शकतो अविद्यायुक्त मन जगदरूपाने नृत्य करत असताना आपल्या स्वतःच्या नाशाचीच तयारी करत असते विचाराच्या योगाने प्रबुद्ध होणारे मन आत्मवध नावाचे स्वतःच तयार केलेले नाटक साकार करण्यात नेहमी गुंतलेले असते आपला स्वतःचा नाश व्हावा म्हणूनच हे मन आपल्या स्वरूपाकडे अर्थात आत्म्याकडे पाहत असते कारण दुर्बुद्धीवश झालेल्या प्राण्याला आपल्यापुढे येऊन ठेवलेला आपला स्वतःचा नाश समजून येत नाही हे रामा मनोनाशाचा उपाय शोधून काढणाऱ्या विवेकी पुरुषांचा मनोनाश भावनेच्या योगाने मनच क्षणभरात करत असल्यामुळे मनोनाशाचे काम करताना त्यांना फारसे कष्ट पडत नाहीत विवेकाने सुसंस्कृत झालेले मन आपल्या संकल्प विकल्परूपी मलिन अंशाचा त्याग करून ब्रह्मकार बनत असते रामा परमपुरुषार्थ रुपी लाभाचे मनोनाश हेच मूळ आहे आणि एकदा मनोनाशकाराचा नाश, एक मनो नाश करणाऱ्या उदय होतो यासाठी बाह्य व्यापारासंबंधीची मनाची प्रवृत्ती विषय प्रवर्णता नाहीशी करून मनोनाशाचा प्रयत्न कर भाग्यवंता रामा सुखदुःखरूपी वृक्षांची ज्यामध्ये <coughs> अतिशय दाटी झालेली आहे अत्यंत भयंकर असा मृत्यूरूपी सर्प ज्यामध्ये वावरत आहे आणि ज्याचा कधीही उच्छेद होत नाही अशा संसार रूपे खडगाने युक्त असलेल्या अरण्यात विवेकहीन मन मोठमोठ्या मौठ संकटाच्या उत्पत्तीला कारणीभूत होत असते नंतर श्री वाल्मिकी म्हणाले श्री वशिष्ठ म्हणून अशा प्रकारचे भाषण केल्यानंतर संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्तारा गेला तेव्हा सभेतील मुनी वसिष्ठ मुनीना नमस्कार करून स्नान संध्यादी विहित म्हणून पुढे संपल्यानंतर उत्पत्ती प्रकरणे म्हणाले समुद्रापासून उत्पन्न झालेल्या ला लाटेप्रमाणे परब्रह्मापासून उत्पन्न झालेले मन विकसित होऊन या अखिल विश्वाचा विस्तार करते अतिशय जवळ असलेल्या पदार्थाला कल्पनेच्या योगाने सूर्यमंडला पर्यंत दूर नेऊन ठेवते सूर्यमंडला इतक्या दूर अंतरावर असलेल्या पदार्थाला क्षणात आपल्या शेजारी आणून सोडते आपल्या कल्पनेमुळे मन स्वतःला परक्यासारखे लेखते आणि परक्याला स्वकीय मानते विधभर लांबीच्या वस्तूला मनाची कल्पनाशक्ती प्रचंड पर्वताकार देऊ शकते मनात हे विचित्र सामर्थ्य ब्रह्मापासून त्याला प्राप्त झाले असून त्याच्या सत्तेमुळे अत्यंत उल्सीत होऊन ते एका निमेशात नानाचना करते आणि क्षणात त्याचा संहार करते। हे अखिल स्थिरचरात्मक विश्व जे नानाविध प्रकाराने शोभायमान झाले आहे ते चित्तापासूनच उत्पन्न झाले देश काल क्रिया द्रव्य आणि शक्ती यांच्या योगाने मर्यादित झालेले मन आपल्या स्वाभाविक एक चाटाप्रमाणे एका क्षण एक आकार टाकून देऊन दुसरा आकार धारण करते ते सद्वस्तूला असत बनवते आणि असतवस्तूला क्षणभरात सद्रुप बनवते या अशा रीतीने आपल्या स्वतःच्याच भावनेमुळे ते निरनिराळ्या ने सुखदुःखांचा अनुभव घेते हे चंचल चंचलमन आपल्या कल्पनेमुळे ज्यावेळी जो जो अनुकूल आणि प्रतिकूल विषय ग्रहण करते त्या त्याप्रमाणे मनाच्या प्रेरणेमुळे होणारी क्रिया चांगले किंवा वाईट फल देते ज्याप्रमाणे आपल्या घरात खेळत असलेली बालक चिखलाची निनिराळी चित्रे करून त्याची निरनिराळ्या तर मांडणी करू लागते त्याप्रमाणे हे मन नाना योगाने नानाविध चमत्कार जगाची रचना करते नरदेहा मृत्यिकेच्या निरनिराळ्या चित्रांच्या ठिकाणी मनाने आपल्या कल्पनेने निरनिराळ्या भावना केलेल्या असल्यामुळे ही त्या चित्रांची स्वरूपे मनाच्या भावनेमुळे खरी वाटत असली तरी ती मिथ्याच आहे सर्व ऋतूना उत्पन्न करणारा काल एखाद्या वृक्षाला निराळी रूपे देतो त्याप्रमाणे हे चित्त या जगातील पदार्थांची रूपे अनेक कारणाने बदलत असते मनोराज्यातील आणि स्वप्नातील कल्पनामध्ये तसेच चित्ताच्या नानाविध लीला योजना समूह सुद्धा एखाद्या गायीच्या पावला वेळा भरतो हे मन आपल्या भावनेमुळे क्षणाला कल्प आणि क्षण करून टसोडते अशी स्थिती असल्यामुळेच देश क्रम मना असे आता मनाचा मना सामर्थ्यामध्ये फरक पडत असतो परंतु सृष्टी निर्माण करण्याचे त्याचे सामर्थ्य ह्यामुळे लुप्तप्राय होते असे मात्र नाही उपासनेच्या बळावर दीर्घ कालाने का होईना पण अपेक्षित वस्तू निर्माण करण्याचे सामर्थ्य मनाच्या ठिकाणी निसंशय आहे इष्टवस्तूच्या प्राप्तीला कमी किंवा जास्त वेळ लागणे ही गोष्ट मनोभावनेच्या तीव्रतेवर किंवा मंदपणावर अवलंबून आहे ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षापासून पाने उत्पन्न होतात त्याप्रमाणे मोह भ्रम अनर्थ देश काल जाणे इत्यादी सर्व गोष्टी चित्तापासूनच उत्पन्न होतात ज्याप्रमाणे समुद्र म्हणजे जल किंवा उष्णता म्हणजे अग्नि त्याचप्रमाणे नानाविध पदार्थाने भरलेली सृष्टी म्हणजे चित्तच होय कर्ता कर्म आणि करण यांच्या योगाने नानाविध विषय रुपाने प्रतीत होणारे तसेच द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीच्या योगाने भासमान होणारे जे जे म्हणून काही दिसत आहे ते ते सारे चित्तच आहे ठिकाणी दिसणाऱ्या कुंडले कडे इत्यादी काल्पनिक आकारांकडे लक्ष न देता ते सोने आहे अशा निश्चित बुद्धीने सोनार सोन्याकडे पाहू लागला म्हणजे त्या त्या, त्या निरनिराळ्या आकारांच्या योगाने त्याला सुवर्णस्मृतीच होते त्याचप्रमाणे चित्ताच्या कल्पनाभेदामुळे ह्या जगात वने भुवने इत्यादी भेद दिसत असले तरी तिकडे लक्ष न देता नानाविध रुपाने विलसत असणारे हे आत्मस्वरूपच आहे असा विवेकी मनुष्याने आपल्या बुद्धीचा दृढ निश्चय केल्यास हे सर्व जग चिद्रूप आहे असाच प्रत्य त्याला आल्याखेरीज राहत नाही इति श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे श्री वशिष्ठ म्हणाले राघवा एखाद्या गारोड्याने केलेल्या माईक चमत्काराप्रमाणे मोहित करून सोडणारी ही जगताची शोभा चित्ताच्या आधीन कशी असते या संबंधाचे उत्कृष्ट आख्यान आता मी तुला सांगणार आहे तेव्हा ते आख्यान एकाग्र चित्त होऊन श्रवण कर ज्याच्या सभोवती नानाविध अरण्याचा वेढा पडलेला आहे अशा या भूतलावर उत्तरापांडव नामक एका सुप्रसिद्ध आणि विस्तीर्ण आहे देशा। त्यास देशाभोवत आली प्रवेश उपवनामधून विद्याधरांच्या कन्या लताच्या झोक्यावर झोके घेण्याचा खेळ खेळत वाऱ्याने ओडालेल्या कमलातील रक्तवर्णांचे ढीकच्या ढीक साठल्यामुळे भोताचे पर्वत कुंकवासारखे लाल भडक दिसत होते वसंत ऋतूमुळे वनमाला फुलून गेल्या असून त्यामुळे त्यांची शभा खुलून आलेली दिसत होती सर्वत्र फुललेल्या करंज वृक्षाच्या रांगा अगदी नगरापर्यंत खेटलेल्या होत्या खारकांच्या दाट दाड़ झाडी मध्ये असलेल्या गावातील लोकांच्या बोलण्याचा शब्द चाललेला असून त्यांचा घुम घुम असा प्रतिध्वनी आकाशात उमटत होता शाली धान्यांची शेते चांगली निसवलेली असून त्यांच्या पिवळ्या जर्जा रांगा पीतवर्ण म्हणाप्रमाणे शोभायमान होत होत्या अरण्यामधून शेकडो मयुरांचे उद्दाम शब्द ऐकू येत होते काळ्या धोत्रांच्या झाडामधून सारस पक्ष्यांचा ध्वनी ऐकू येत होता समाल आणि पाटली वृक्षांच्या गर्दीमुळे नीलवर्ण दिसणाऱ्या पर्वतावर वसलेली गावे ही त्या भूप्रदेशाची जण कुंडलेत आहेत की काय असे वाटत जिकड़ तिकडे विचित्र पक्ष्यांचे थवेच्या थवे बसले थवे दिसत असून त्याच मधुरपूजित चालल होत नदी प्रवाहाच्या आजूबाजूला निंबाच वृक्ष फुलून गेल असून त्यामुळे तो प्रदेश तांबूच दिसत होता शेतामधून शेतकऱ्यांच्या मुली गायन करत असून आपल्या मधुराला पाणी त्या मदनाला जणू निमंत्रणच करत आहेत की काय असे वाटत होते मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आसपासच्या वृक्षावरची सैल झालेली फुले आणि फळे खाली गळून पडत असून पुष्पगुच्छरूपी सुंदरमे इतस्त भ्रमण करत होते पर्वतांच्या दऱ्यांच्या रूपातील गुहामधून जणू सिद्ध चारण आणि बंदीजन बाहेर पडले होते अशा रीतीने सर्व बाजूनी रमणीय दिसणारा तो भूप्रदेश लावण्यसंपन्न अशा स्वर्गाचा भूमीवर निर्माण केलेला एक तुकडाचा एकी काय असा भास होत होता मंडपा मंडपाकार दिसणाऱ्या केळीच्या वनामधून गंधर्व आणि किन्नर यांचे सुस्वर गायन चालले होते वायूच्या मंदमंद लहरीमुळे त्या प्रदेशाला अतिशय रमणीयता आलेली होती उपवनामधील फुललेल्या लतामुळे तो प्रदेश शुभ्र दिसत होता अशा त्या उत्तर पांडव नामक देशात हरिश्चंद्राच्या वंशात जन्म पावलेला तेजस्वी आणि धार्मिक असा लवण नावाचा राजा राज्य करीत असून भूमीवर उगवलेला तो दुसरा चंद्रच आहे की काय असे लोकांना वाटते त्या राजाच्या यशोरूपी पुष्पातून उडालेल्या परागामुळे ज्यांची शिखरे शुभ्र झालेली आहेत असे पर्वत राजधानीच्या आसमंतात असून ते भस्माने ज्याच्या अंगावर लेप दिलेला आहे अशा शंकराप्रमाणे दिसत होते तरवारीच्या तीक्ष्ण धारेने लवण नामक राजाने आपल्या शत्रूंचे विधारण करून टाकले असल्यामुळे त्याला पृथ्वीवर कोणी शत्रू म्हणून उरले नव्हता त्या महापराक्रमी लवण राजाचे स्मरण होताच त्याच्या शत्रूंना भीतीमुळे कापरेस होते ज्याप्रमाणे लोक श्रीहरीचे अखंड स्मरण करतात आणि त्याच्या गुणांचे कीर्तन करतात त्याप्रमाणे त्या स्वधर्मानुसार वागणाऱ्या उदार उद्योगप्रिय राजाच्या चरित्राचे प्रजाजनाने निरंतर स्मरण करत राहावे असे त्याचे चरित्र अद्भुत आणि लोकोत्तर होते उंच उंच पर्वतावरील देवाच्या गुहामधून राहणारे अप्सरा त्या राजाच्या स्तुतीस्तोत्राने भरलेली गीते आनंदाने अशी गीते गात असताना त्यांच्या अंगावरून हर्षाचे रोमांच उभे राहत स्वर्गातील अप्सरांनी गायलेली आणि लोकपालाने नेहमी ऐकलेली त्या राजाच्या गुणवर्णनाने पूर्णतः भरून राहिलेली गीते ब्रह्मदेवाच्या विमानाला झुंपलेले हंस सुद्धा चिराभ्यासामुळे गुणगुणत असतर राजा सर्वसामान्य राजाप्रमाणे नव्हते त्याची अमुक एक कृती दैन्य दोषाने युक्त आहे असे स्वप्नात सुद्धा कुणी पाहिले नाही किंवा ऐकले नाही त्या राजाला कुटिलता मुळीसुद्धा माहीत नव्हती उद्दामपणा त्याच्या वागण्यात कधीही दिसलाच नव्हता इतकेच नव्हे तर ब्रम्हदेव रुद्राक्षमाला धारण करतो त्याप्रमाणे त्या, त्या राजाने आपल्या हृदयात निरंतर उदारता धारण केलेली होती एके दिवशी चार घटका दिवस वर आल्यानंतर तो राजा आपल्या सभास्थानी येऊन बसला आकाशातील चंद्राप्रमाणे शोभणारा तो राजा राजासनावर बसलेल्या पाहताच सभास पूर्वीच येऊन बसलेले सामंत राजांचे समुदाय राजाला वंदन करण्याकरता राजाच्या सिंहासनापुढे मोठ्या लगबगीने येऊ सर्वांचे पूर्वक केलेले अभिवादन पूर्ण होताच ते सामंत राजे आपापल्या आसनावर विराजमान झाले नंतर सुस्वरूप वारांगणाने सुस्वर गायन करण्यास त्यांच्या हातातील विण्यांचा मधुर ध्वनी आल्हादजनक असून श्रोत्यांचे मने आपल्याकडे आकर्षित करून घेत होता काही लावण्यसंपन्न स्त्रिया आपल्या हातातील सुंदर चौऱ्या त्या विजयशील राजाच्या मस्तकावर वारत होत्या गुरु शुक्राप्रमाणे तेजस्वी आणि राजकारण कुशल असे मंत्री त्या राजाच्या जवळच बसले होते बंदीजनाने त्या राजाची स्तुतीला आपापल्या कारभारासंबंधी कामकाजाची राजासमोर सुनावणी केली कित्येक निपुण मंत्र्यांनी राष्ट्रातील निळ्या भागासंबंधीच्या वार्ता त्या राजाच्या कानावर टाकल्या इतिहास वाचनाच्या कामावर नियुक्त असलेले अधिकारी इतिहास ग्रंथामधील उत्कृष्ट ऐतिहासिक प्रसंग त्या राजाला वाचून दाखवू लागले एवढ्यात वर्षा काळातील मेघ जसा विद्युत वगैरे साहित्य घेऊन येतो त्याप्रमाणे खेळ करून दाखवण्याच्या कामात निपुण असलेला एक ऐंद्रजाली किंवा गारुडी आपल्या सर्व साहित्यासह मोठ्या डौलात सभास्थानी येऊन पोहोचला फलभाराने युक्त असलेल्या एखाद्या वृक्षाने आपल्या शेजारी असलेल्या पर्वतापुढे वाकावे त्याप्रमाणे त्या गारुड्याने राजाच्या सिंहासनापुढे जाऊन त्याला प्रणीपात केला फलपुष्पाने युक्त असलेल्या उंच शाखाने मंडित झालेल्या आणि घनदास छायेने संपन्न असलेल्या एखाद्या वृक्षापुढे वानर बसावा तसा तो गारुडी राजाच्या समोर जाऊन बसला जसा एखादा भ्रमस कमलाजवळ जाऊन गुणगुण करू लागतो तसा तो चंचल गारुडी आपल्या सिंहासनावर बसून पहावा गारुड्याचा हे शब्द ऐकताच राजाने त्याला आपल्या खेळाला आरंभ करण्याविषयी आज्ञा केली त्या गारुड्याने राजाची आज्ञा झाल्याबरोबर खेळ सुरू केला प्रथम त्याने नानाविध जगदरचनेला कारणीभूत असलेल्या मायेप्रमाणे असणारी आणि अन्य जना भ्रम उत्पन्न करणारी आपली मोरांच्या पिसांची बनवलेली एक कुंचली हवेत फिरवली देवांच्या विमानामध्ये बसलेला इंद्रधसा अनेक वर्णाने युक्त असलेल्या आपल्या इंद्रधनुष्याला पाहतो त्याप्रमाणे निरनिराळ्या रंगाची झाक मारणारी ती कुंचरी राजाने पाहिली एवढे होत आहेत नक्षत्राने परिवेष्ट अशा आकाशमार्गामध्ये मेघ प्रविष्ट होतो त्याप्रमाणे त्या एक अश्वपालक येऊन पोहोचला देव लोकाकडे जाणाऱ्या संतुष्ट वृत्ती अशा इंद्राच्या मागोमाग उच्च अश्व चालतो त्याप्रमाणे त्या अश्वपालकाच्या त्या पाठोपाठ एक अतिशय देखणा आणि चपलघोडा त्या ठिकाणी येऊन पोहोचला नंतर क्षीर समुद्राने उच्चश्रवानामक अश्व इंद्राला अर्पण करावा त्याप्रमाणे त्या अश्वपालकाने घोडा राजा मग तो राजाला म्हणाला महाराजिक असणार हे अश्वर अवलोन करा अश्व म्हणजे मूर्तीमान वायूचा माझ्या धन्याने हा घोडा आपल्या करता पाठवलाय कारण एखाद्या अत्यंत मौल्यवान आणि शुभ वस्तू महात्म्याने अर्पण केली तरच ती शोभायमान होते इतके बोलून तो अश्वपालक स्तब्ध होत आहे तोच मेघगर्जना थांबल्यानंतर चातक पक्षी मेघाशी बोलतो त्याप्रमाणे गारुड्याने राजाशी भाषण सुरू केले गारुडे राजाला उद्देशून म्हणाला महाराज आपल्या किरणांच्या योगाने अत्यंत शोभायमान दिसणारा सूर्य पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो त्याप्रमाणे आपण या उत्कृष्ट अश्वावर आरूढ होऊन भूतलावर यथेच विहार करावा या अश्वाची करामत एकदा पहा खरी हे त्या गारुड्याचे भाषण ऐकून एखादा मोर गर्जना करणाऱ्या न्याहाळून पाहू लागला डोळ्यांच्या पापण्याही न लावता एखादी चितारी जसा आपल्या चित्राकडे पाहतो त्याप्रमाणे त्या अश्वाकडे टक लावून पाहत असताना तो राजा एखाद्या चित्राप्रमाणे अगदी निश्चिल झालेला दिसला त्या विलक्षीला अंतर्मुख करून एखादा वैराग्यशील मुनी जसा ब्रह्मानंद निमग्न होऊन राहतो त्याप्रमाणे आपल्या मनातील विचारामध्ये आतल्या आत घडून गेलेला तो राजा दोन घटका स्तब्ध राहिला परंतु स्वतःच्या प्रतापामुळे अनेक बलवंतांना जिंकून टाकलेल्या त्या राजाला सावध करण्याचाही कोणी प्रयत्न केला नाही इतकेच नव्हे तर एवढ्या एकाग्र बुद्धीने कसले, कसले तरी विलक्षण चिंतनच करत बसलाय आणि अशा वेळी आपण ह्याला क्षुब करणे इष्ट नाही असा विचार करून सभेतील सर्व लोक स्तब्ध बसून राहिले होते त्यावेळी सभासनी राजाच्या पाठीमागे उभ्या स्त्रियांच्या हातातील शुभ्र चौऱ्यांची हालचाल अजिबात बंद पडली मेघांच्या आवरणामुळे चंद्रकिरण आच्छादित होऊन रात्री स्थंभित होऊन जातात त्याप्रमाणे चौऱ्या धारण करणाऱ्या स्त्रिया रा राजाची ती स्थिती पाहून स्तब्ध उभ्या राहिल्या होत्या पराग पाकळ्या इत्यादी अवयवांनी युक्त असलेली मातीची बनवलेली कमले स्पंदरहित असतात त्याप्रमाणे सभागृहातील सर्व सभाजन विस्मित होऊन स्वस्थ बसले होते वर्षाकाल संपताच आकाशातील मेघगर्जना हळूहळू शांत होते त्याप्रमाणे त्या, त्या सभेमध्ये पूर्वीच आलेला जनसमुदायाचा कोलाहल बंद पडला असुरांबरोबर चाललेल्या योद्ध्यामध्ये खिन्न झालेल्या श्री विष्णूला पाहून देव जसे उद्विग्न होऊन जात त्याप्रमाणे राजाची ती शोचनीय स्थिती पाहून राजमंत्री संशय समुद्रात बुडून गेले स्तब्ध दृष्टी झालेल्या त्या राजाला अवलोकन करून भय मोह इत्यादी विकाराने ग्रस्त झालेल्या आणि अत्यंत विस्मयामुळे मूढ चित्त झालेल्या राजसभेतील जन ज्यातील कमलपत्रे सूर्यास्तानंतर संकुचित होऊन गेली आहेत अशा एखाद्या वनाप्रमाणे दिसू लागले इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे श्री वसिष्ठ म्हणाले राघवा त्यानंतर चार घट्ट पर्जनवृष्टीच्या भूकंपाच्या योगाने अनेक आरण्य आणि उंच उंच शिखरे ह्या नियुक्त असलेला पर्वत डळबळ लागतो त्याप्रमाणे बाहुभूषणामुळे ज्याचे स्कंद उन्नत दिसत आहेत असा तो राजा सावध झाला तरीही मनातील क्रोध न गेल्यामुळे थरथर कापू लागला भार धारण करणारा दिग्गज हालहाल करू लागला म्हणजे कैलास पर्वत डळमळून पडण्याच्या बेतात येतो त्याप्रमाणे बसलेला तो राजा देहभानावर आला तरी सुद्धा क्रोधाने थरथर कापू लागला त्यामुळे सिंहासनावरून खाली पडण्याच्याच तो होता इतक्यात प्रलयकाळी क्षुद्ध मेरू पर्वताला आसपासचे मंदर आदी पर, खुलपर्वत सावरून धरतात त्याप्रमाणे त्या, त्या राजाला त्याच्याजवळ उभ्या असलेल्या सेवक वर्गाने आपल्या हाताने सावरून धरले संतापाने व्याकुल झालेला आणि सेवकानसावरून धरलेला तो राजा चंद्रोदय झाल्यानंतर प्रचंड लाटाच्या योगाने शुद्ध झालेल्या सागराप्रमाणे दिसत होता नंतर कमलकोशामध्ये अडकून पडलेल्या भ्रमराप्रमाणे त्या राजाने अगदी हलक्या आवाजात हा प्रदेश कोणता आणि ही सभा कोणाची असे अस्पष्ट शब्द उच्चारले आता राजा थोडासा सावध होऊन बोलू लागलाय असे पाहून नुकत्याच राबूच्या दृष्टीतून सुटलेल्या सूर्याबरोबर भ्रम्हरीच्या गुणगुणण्याच्या निमित्ताने कबलीनी बोलू लागते त्याप्रमाणे सभागृहातील जनता त्या राजाला आदरपूर्वक म्हणाली महाराज आपण हे असे काय करतात कोणाशी बोलतात यानंतर प्रलयकालाच्या मृत्यूभयाने ग्रस्त झालेल्या मार्कंडेयाला दे जसे देव म्हणाले त्याप्रमाणे राजा उभे असलेले मंत्री राजाला म्हणाले महाराज आपण अशा शोचनीय स्थितीमध्ये पडल्यामुळे आम्ही सर्वजण अतिशय झालो या संसारातील भ्रांती या अभेद्यसताना भेद करतात आहो राज आंदोलन व्हावे त्याप्रमाणे बाह्यता रमणीय पण परिणामी अत्यंत विरसे असे अर्थात दुःखप्रद अशा कोणत्या विषयांच्या ठाई प्राकृत आपले मन मोहित झाले उदार केलेल्या आत्मचर्चा विषयक परिशील शीतल झालेले आपले मन भ्रमसागरामध्ये का बरे बुड़ते आहे तुच्छ विषयांच्या मागे लागल्यामुळे छिन्न भिन्न झालेले मन मोहात पडावे यात काहीच आश्चर्य नाही परंतु विवेकाने सुसंकृत झालेले मन केव्हाही मोहपंखामध्ये बुडून जात देहाभिमानी मनुष्याचे मन विवेक संपन्न झालेले नसल्यामुळे उन्मत्त होऊन स्त्री पुत्राधिकार संबंधाच्या ज्या ज्या वृत्ती उत्पन्न होती त्यांच्या त्यांच्या मागे धाव घेत असते उचित अशा विषयांचा अवलंब करणारे धैर्यशाली ज्ञान संपन्न आणि गुणग्राही असे आपण मोहाविष्ट झालेले पाहून आम्हाला तरी मोठेच आश्चर्य वाटते विवेक करण्याचा अभ्यास नसलेले आणि देशकाल इत्यादिकांच्या स्वाधीन हो तदनुसार वर्तन करणारे मन हे मंत्र औषधी इत्यादिकांच्या जाळ्यात सापडते परंतु विवेकामुळे उदार वृत्ती बनलेले मन कशालाही वश होत नाही विवेकशाली असल्यामुळे हलवू शकेल काय अशा प्रकारे मंत्र्याने केलेले ते आश्वासन परशण ऐकून पौर्णिमेची पूर्णता जशी चंद्राला अलंकृत करते त्याप्रमाणे रमणीय क्रांतीने त्या राजाचे मुख अलंकृत केले शिशिर ऋतू निघून गेल्यानंतर विकसित पुष्पांच्या बहारामुळे शोभायमा दिसतो त्याप्रमाणे मुखावरील टवटवी आणि नेत्रांची प्रसन्नता यांच्यामुळे तो राजा शोभू लागला नंतर आकाशात अस्थाला जाण्याच्या बेताला आलेला चंद्र राहूने नुकत्याच केलेल्या छळाची आठवण झाल्यामुळे भीती आश्चर्य खिन्नता इत्यादी विकाराने ग्रस्त होऊन जातो त्याचप्रमाणे आपल्यावर आलेल्या मरण तुल्य संकटाचे स्मरण झाल्यामुळे त्या राजाच्या मनात भीती आश्चर्य वगैरे विकार उत्पन्न होऊन त्याचे मुख मुलान झाले थोड्या वेळाने त्याच्या अंगी थोडेसे धैर्य येतच आपल्याला खाण्यासाठी येणाऱ्या मुंगुसाला पाहून क्षूद्र सर्पाचे रूप धारण केलेला तक्षक तुच्छतादर्शक हास्य करतो त्याप्रमाणे गारुड्याला पाहून आणि हसल्यासरखे करून तो राजा म्हणाला अरे निचा दूरवर विचार न करता कार्य करणाऱ्या गारुड्या शांत आणि सुप्रसन असलेला मनस मनसमुद्र एका खवळून जावा अशा तऱ्हेचे कोणते चेटुक करून तू आपल्या माईक जाळेत मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ज्या अर्थी आपल्या अद्भुत सामर्थ्यामुळे तू माझे बलिष्ठ मन मोहात पाडलेस त्या अर्थी परमात्मेने उत्पन्न केलेल्या पदार्थामध्ये असलेल्या शेकडो अद्भुत शक्ती निसंशयन आश्चर्यकारक आहे लोकप्रसिद्ध व्यवहाराला कृतांताप्रमाणे वाटणाऱ्या अशा सिद्धांत रहस्याला किंवा ब्रम्हज्ञानाला जाणणाऱ्या आम्ही कोणीकडे आणि मनाला मोहमश करणाऱ्या सध्या अनुभवास येत महान यातना कोणीकडे ज्ञान संपादनाविषयी अभ्यासनिष्ठ असलेले बुद्धिमंतांचे मन ह्या क्षुद्र देहामध्ये असताना एखाद्या दे गारुड्याच्या मिथ्या चमत्कारांना पाहून क्वचित प्रसंगिका होईना कोण मोहित व्हावी अहो या दोन दाखवलेला, ृष्टी उद्ध्वस्त करण्याला प्रवृत्त झाला असता ब्रह्मदेवाने इंद्राच्या प्रार्थनेवरून त्याच्या माईक सृष्टीचा विध्वंस करण्याऐवजी तिचे दोन घटका कौतुक अवलोकन केले त्याचप्रमाणे नुकत्याच होऊन गेलेल्या या दोन घटकात मी पुष्कळशा गमतीच्या गोष्टी अवलोकन केल्या इतके बोलून तो ती मोजेची गोष्ट ऐकण्याविषयी उत्सुक झालेल्या त्या प्रसन्न दृष्टीच्या सभासदामध्ये बसलेल्या त्या लवण राजाने हसल्यासारखे करून आपला आश्चर्यकारक वृत्तांत कथन करण्यास आरंभ केला राजा म्हणाला विविध पदार्थांनी भरलेल्या मोठमोठे डोह हो, नगरे पर्वत यानी व्याप्त असलेल्या कुलपर्वत आणि समुद्र ह्यांनी वेढल्या गेलेल्या पृथ्वीवरील आपला हा प्रदेश खरोखरच वैभव संपन्न आहे <coughs> इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणी सर्ग एकशे पाच